स्कंद बारावा अध्याय तेरावा जन्मे जयाचा देवी देवीयज्ञ व्यास म्हणाले हे राजा नारायण मुनीने नारदास सांगितलेले सर्व मी तुला सांगितले हे देवीचे पुराण ऐकून मनुष्य कृतकृत्य क्रुत, होतो हे श्रेष्ठ राजा तू पित्याच्या दुर्गतीमुळे खिन्न झाला आहेस म्हणून त्याच्या उद्धारासाठी देवीयज्ञ कर तो उत्तम जन्मसाफल्य देणारा आहे तसेच देवीचा महामंत्र तू ग्रहण कर हे ऋषी हो राजाने मंत्रासाठी त्या मनीश्वराची प्रार्थना केली नंतर त्या मनीश्वरापासून विधीपूर्वक दीक्षा घेऊन देवीचा महामंत्र राजाने ग्रहण केला पुढे नवरात्र समयी धौम्यादी ऋषींना बोलावून सढळ हाताने कोटी होलात्मक देवीयज्ञ केला त्यावेळी ब्राह्मणांकडून हे उत्तम पुराण वाचून घेतले श्रीदेवीसाठी ह्या देवी भागवताचे वाचन झाल्यावर यज्ञ समाप्ती केली त्यावेळी असंख्य ब्राह्मण सुवासिनी कुमारी ब्रम्हचारी अनाथ इत्यादींना विपुल धर्म केला यज्ञसमयी तेजस्वी नारद आकाशातून खाली उतरला तेव्हा राजाने आसनादी उपचारांनी त्याची पूजा केली राजा, के राजा म्हणाला हे साधो आपल्या आगमनाने मी कृतार्थ झालो आहे मी आपले कोणते कार्य करू नारद म्हणाला मी आज देवी लोकात आश्चर्य पाहिले ते तुला कळवण्यासाठी आलो आहे तुझा दुर्गतीस गेलेला पिता आजच दिव्य शरीर धारण करून देवीच्या पूज्य फलामुळे मणितद्वीपास गेला आहे त्यामुळे गंधर्व अप्सरा त्याची स्तुती करीत होते तुझ्या देवी यज्ञामुळे तुझा पिता शाश्वत गतीस गेला आहे तुझे जीवन सफल झाले हे कुलभूषणा तू पित्याचा उद्धार केलास तुझी देवलोकी कीर्ती झाली आहे नारदाच्या भाषणामुळे आनंदित झालेल्या राजाने सदगदीत होऊन नारदाला साष्टांग नमस्कार घातला तो म्हणाला हे hey, महामुने आपण केलेल्या उपकाराची फेड या नमस्काराशिवाय मी कशी करणार मी असेच आपल्या अनुग्रहास नित्यपात्र व्हावे तेव्हा नारदाने राजाला अनेक आशीर्वाद दिले व्यास म्हणाले हे hey, राजा तू आता सर्वांचा त्याग करून देवीच्या चरणांची सेवा कर देवी भागवताचे एकाग्रतेने नित्य पठन कर म्हणजे तू तु सर्व बंधनातून मुक्त होशील हे राजा हरी रुद्र इत्यादी देवतांची पुराणे आहेतच पण देवी पुराणाच्या सोळाव्या कलेचीही त्याची योग्यता नाही सर्व वेद पुराणे यांचे हे सार आहे कारण प्रत्यक्ष मूल प्रकृतीचेच यामध्ये प्रतिपादन केलेले आहे या पुराणाच्या पठणामुळे वेदाध्ययनाचे पुण्य मिळते म्हणून हे आदराने पठन करावे सुत म्हणाले असे सांगून तो मुनिराज तेथून निघून गेला सौम्यादी सर्व मुनीही देवी भागवताची स्तुती करीत स्वस्थाने गेले नंतर संतुष्ट होऊन राजा नित्य देवी भागवताचे श्रवण आणि पठण करून पृथ्वीचे पालन करू लागला अध्याय तेरावा समाप्त